वाल्मिकी रामायण बालकंड सर्ग सव्विसावा मुंचे हे भाषण ऐकून नरश्रेष्ठ व्रतनिष्ठ रामाने हात जोडले आणि तो म्हणाला कौशिक मुनी सांगतील ते तू मनात कसली शंका न आणता करावीस अशी माझ्या महात्म्या पित्या दशरथाने आयोजित असताना मोठ्या लोकांच्या पुढ्यात मला शिकवण दिली आहे त्यांच्या या वचनाची अवज्ञा माझ्याकडून होणे शक्य नाही म्हणून पित्याच्या सांगण्यावरून आणि पित्याच्या वचनाचा गौरव ठेवण्याकरता आणि आपल्यासारख्या ब्रह्मवाद्याची आज्ञा म्हणून मी ताटकीचा ता पुरता नाश करीन यात संशय नाही गो ब्राह्मणांचे आणि देशाचे हित करण्याकरता आपण जे श्रेष्ठ पुरुष आहात ते आपले वचन पार पडण्याला मी तत्पर आहे असे बोलून धनुष्याचा मध्यभाग आपल्या मुठीत धरून त्या शरद शत्रू दमनाने धनुष्याच्या दोरीचा कर्णकठोर कर आवाज काढला कर त्याने सर्व दिशा दणाणून गेल्या त्या आवाजाने ताटका वनात राहणारे सगळे घाबरून गेले आणि ताटका त्या आवाजाने बधीर होऊन संतापले आवाज बरोबर लक्षात येऊन क्रोधाने बेफाम झालेली ती राक्षसी जेथून जो तो आवाज निघाला तेथे ते तिकडे त्वरेने निघाली त्या विरूप भयानक मुखाचा क्रुद्ध झालेल्या आणि त्या मनाने अतिवृद्ध असलेल्या त्या राक्षसीला बघून राम लक्ष्मणाला म्हणाला लक्ष्मणा यक्षिणीचे हे अवाढव्य भया भयानक शरीर पाहिलेस भीत्र लोकांची हृदय हिच्या दर्शनानेच फाटून जायची ही हाती लागण्याला कठीण वाटते ने कारण हिच्यापाशी मायेचे बळ पण तिचे कान आणि नाकाचा शेंडा काढून घेऊन मी आता तिला परतायला होतो ती स्त्री असल्यामुळे साहजिकच ती रक्षित आहे तिला मारायला माझे मन घेत नाही तिचा फक्त आवेश आणि गती एवढीच मारावे असे मी म्हले राम असे बोलत आहे तोच ती संतप्त झालेली ताटका आपला हात उंचावून उन रामाकडे धावत येऊ लागली तेव्हा ब्रह्मर्षी विश्वामित्राने नुसत्या हुंकाराने तिला दटावले आणि उभय राघवांचे क्षेम असो जय असो असे ते उद्गारले ताटकेने खूप धूळ उडवली आणि त्या प्रचंड धुळीत त्या दोघां रघुकुल जेव्हा राजपुत्रांना क्षणभर तिने चक्रावून टाकले मग तिने मायेचा प्रयोग सुरू केला आणि त्या दोघांना दगडांच्या प्रचंड वर्षवाने झावाने जा, टाकले त्या योगे राम त्याने तिच्या त्या वर्षावाच्या आपल्या बाणांच्या वर्षावाने निवारण करून ती त्यांच्याजवळून धावत दा, असताना बाणाने तिचे दोन्ही हात तोडून टाकले हात तुटल्यामुळे ती गळून गेली आणि त्यांच्या आजूबाजूला आरडाओरडा करू लागली तेव्हा लक्ष्मणाने रागाने तिचे कान आणि नाकाचे टोप छाटून टाकले परंतु ती मनाले येईल ते रूप घेणारी होती अनेक रूपे घेऊन ती यक्षी आपल्या मायेने फसवीत झुरवीत एकदम दिशेनाशी झाली दगडांचा भयंकर वर्षाव करीत ती फिरू लागली त्या वर्षावाच्या वेढ्यातच ते दोघे सापडलेत हे पाहून श्रीमान कौशिकमुनी म्हणाले रामा आता पुरे झाले ही दुष्टाचारी पापी यज्ञाला विघ्न करणारी यक्षी मायेने वाढतच जाईल तत्पुरिस्थिचा वस कर आता संध्याकाळची वेळ होत आली आहे संध्याकाळात राक्षसे जिंकण्याला कठीण होतात विश्वामित्राने असे सांगितल्यावर त्या दगडांचा वर्षाव करणाऱ्या यक्षीला रामाने आपल्या शब्दवेधित्या वेधित्वाचा उपयोग करून बाणाने जखडून टाकले बाणांच्या जाळ्यात जखडलेली ती यक्षी मायाबलाच्या योगाने राम लक्ष्मणाला मारण्याच्या हेतूने त्वरेने आली विद्युत वेगाने ती येऊन झडक भरणार तोच रामाने तिच्या छातीत बाण मारला तिला खाली पडले आणि मारून टाकले भयानक रूपाची ती यक्षी मरून पडलेली पाहून इंद्र संतुष्ट होऊन छान छान असे उद्गारले देवाने सुद्धा रामाचा सत्कार केला अत्यंत आनंदित होऊन इंद्र इत्यादी देव विश्वामित्रांना म्हणाले विश्वामित्रमुने तुझे कल्याण असो आम्ही रामाच्या या कृत्याने संतुष्ट झालो रामाविषयी तू स्नेह प्रकट कर आणि प्रजापती कृष्णास्वाचे महान <coughs> पराक्रमी पुत्र जे <coughs> तपज्ञानबल या नियुक्त आहेत त्यांना म्हणजे अस्त्राना रामाकडे दे हे ब्रह्मण तुझ्या मागोवाग निष्ठेने येत आहे त्यामुळे तो तो या तुझ्या अनुग्रहाला पात्र आहे या राजपुत्राकडून देवांचे एक फार महान काम पार पडायचं असे सांगून सर्व देव आदर करून आनंदित मनाने स्वर्ग लोकाकडे गेले संध्याकाळ झाली मग ताटकीच्या वधाने संतुष्ट झालेले मुनीवर परमप्रितीने रामाच्या मस्तकाचे अवघ्रण करून म्हणाले शुभदर्शना रामा आजची रात्र आपण येथेच राहू आश्रमस्थानाकडे आपण विश्वामत्रांचे शब्द ऐकून रामाला आनंद झाला आणि त्या ताटकावनात <coughs> तो राहिला त्या दिवशी त्याचवेळी शापापासून मुक्त होऊन स्वर्गातील चैत्ररथ वनाप्रमाणे होऊन झळाळू लागले तो त्या यक्ष कन्येला मारल्यामुळे देव सिद्धार्थीकडून प्रशंसा पाहून मुनींच्यासह त्या वनात राहिल्या व प्रभातकाळी जागा होऊन उठला बालखंडाचा सव्वीसावा सर्ग समाप्त